अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त नमस्कार श्रोते हो नुकताच व्हॉट्सअप माध्यमातून आपण देवी भागवत देवी भागवताचं श्रवण घडवलं हे देवी भागवत ऐकवत असताना आणि ऐकत असताना संत तुकाविप्रांच्या चरित्राचे काही प्रसंग सांगण्यात आले काही अभंगाचाही चर्चा या देवी भागवताच्या निमित्तानं उदाहरणार्थ रुक्मिणी मातेची आरती वगैरे तेव्हा श्रोत्यांच्या मनामध्ये या संत तुकाविप्रांचं चरित्र काय आहे आम्हाला माहीत नाही संत तुकाविप्रांचा एकंदरीत कार्यकाल कोणता आहे त्यांचं कार्य काय आहे आम्हाला माहीत नाही आम्हाला जर ऐकता आलं तर आनंद होईल अशा प्रकारचा अभिप्राय माझ्याकडं आल्यानंतर मी संत तुकाविप्रांचं चरित्र व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगायचं ठरवलेलं आहे अत्यंत अद्भुत अशा प्रकारचं हे चरित्र मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून ऐकवणार आहे आज हा प्रथम या प्रवचन मालिकेतला हे प्रथम प्रवचन आपल्या सेवेत साजरे करताना मला अतिशय आनंद होत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मी देव कार्येशुर्व गुरुर्ब्रमा गुरविष्णु गुरुर्देव महेेशरा गुरुसाक्षा पर ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम यत्पालेश माेण मूढा अप्पद गा त सत्ुर वंदे तुकाद मुदा अवधूत चिंतन श्री गुरुदेवत्त नमस्कार सत्य संत चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी हा नाथांचा आदेश आणि संदेश आहे नाथ महाराज आपल्या भागवतामध्ये एका ठिकाणी असंही म्हणतात की प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती नीट आहे का प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती संत माझ्या सचेतन मूर्ती त्याशी पूजता मी यथा निगुती संतोषे नाथांचं म्हणणं असं आहे की तुम्ही मंदिरामध्ये जेव्हा जाता तेव्हा त्या ठिकाणी जी मूर्ती असते ती म्हणाले अचेतन आहे तुम्ही मूर्तीशी तुमच्या श्रद्धेच्या माध्यमातून तुम्ही मूर्तीशी बोलाल मूर्ती आपल्याला कृपा करेल ही सगळं योग्य आहे पण या मूर्तीपेक्षा या मूर्ती पूजेपेक्षा तुम्हाला खऱ्या अर्थानं ज्ञानाची मोक्षाची प्राप्ती ही माझी संत मंडळी देऊ शकतात कारण या संतांच्या माध्यमातून मी सचेतन भगवंत ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचं तर आत्मज्ञाने चोखडी ती संत माझी रुपडी तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी मी चालता बोलता ईश्वर म्हणजे संत अशा प्रकारची व्याख्या मोठमोठ्या मुट संतांनी संतांच्या बद्दल बोलताना केलेली आहे आपल्याला खऱ्या अर्थानं परमार्थाचं शाश्वत आणि हमखास मोक्षापर्यंत नेणारं जर ज्ञान हवं असेल तर संतांच्या चरित्राच्या माध्यमातून ते आपल्याला मिळू शकते कारण संत हे परमार्थ जगलेले असतात आणि त्यांचे अनुभवाचे बोल असतात त्यांचं चरित्र म्हणजे साक्षात अनुभवाचा एक ग्रंथ असतो आणि हे अनुभवाचे बोल ऐकत असताना आपल्याला परमार्थामध्ये गती आणि प्रगती निश्चित निश्चित आणि प्राप्त होऊ शकते तुम्हाला आश्चर्य वाटेल की संत कवी महिपती सुमारे अडीशे तीनशे वर्षापूर्वी जागा जेव्हा प्रवासाची फार मोठी साधनं नव्हती जेव्हा अशा प्रकारची जळणवळण नव्हतं जेव्हा प्रिंटिंग सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध नव्हतं अशा काळामध्ये या संत कवी महिपतीनं गावगाव हिंडून सगळ्या संतांच्या माहिती संकलित करून किंबहुना आज आम्हाला ज्ञानेश्वर असो एकनाथ असो सगळ्या संतांची चरित्र आज जी उपलब्ध आहेत ती केवळ आणि केवळ संत कवी महिपती यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे या, या संत कवी महिपतींनी भक्तीविजय भक्तीलिलामृत संत लिलामृत अशा प्रकारच्या <coughs> ग्रंथाच्या माध्यमातून ही संतांची चरित्र आमच्या आमच्यापर्यंत पोहोचवली आहेत या संत कवी मैपतींनी दुसरं कोणतंही साधन केलेलं नाही आज जो साधनांचा सा बोलबाला आहे की ज्ञान साधना योग साधना ध्यान धरणा पारायण हर्मकांड काहीच नाही एकमेव साधन अंत्य म्हणजे संतांचं चरित्र संतांचं शोधून काढणं गावोगाव भिडणं माहिती जमा आणि ती ग्रंथबद्ध करणं अध्यायबद्ध करणं वयबद्ध करणं हे महान कार्य संत कवी महिपती यांनी केलं हे आमच्यापुराच्या समकालीन होते पण योगायोगाने असा की तुकावेपुराचा त्यांचा परिचय नव्हता थोडक्यात परिचय चुकला म्हणजे पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये संत कवी महिपती येऊन गेले आणि संत तुकावे प्रे पोचले असा तो उल्लेख आमच्या तुकाविप्रांच्या अभंगामध्ये त्यांनी केला आहे अन्यथा संत कवी महिपतींच्या भक्तीला ग्रंथामध्ये तुकाविप्रांचा उल्लेख आलेला आपल्याला पाहायला मिळाला असतो यानंतरचे संत कवी राजाराम प्रसाद या राजाराम प्रसाद तेच कार्य केलं जे संत कवी महिपतींनी केलं आणि सुमारे दीडशे ते दोनशे संतांची चरित्र त्यांनी आपल्या भक्तीलामृत या ग्रंथामध्ये वर्णन केले आहेत राजाराम प्रसाद यांचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्यांनी मात्र संत तुकावीपुरांचं चरित्र दोन तीन अध्यायामध्ये अतिशय सुंदर लिहिले आहे खूप संतांचे चरित्र लिहिले आहेत त्यातला जो महत्त्वाचा गावा आहे तो राजाराम प्रसाद संत तुकाविपुराच्या बाबतीमध्ये लिहिलेला आहे त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये संतांची सेवा फार मोठ्या प्रमाणामध्ये संत चरित्राच्या माध्यमातून करणारे संत कवी दासगणू शंभर संतांहून अधिक संतांची चरित्र संत कवी दासगणू यांनी आपल्या ग्रंथांच्या माध्यमातून लिहिले आहेत ज्यामध्ये गजान विजय साईलीलामृत वगैरे अशा प्रकारची संतांची अनेक संतांची चरित्र संत कवी दासगणू यांनी लिहिली आहेत कारण त्यांच्यावरती या संतांची कृपा एवढी झाली एरवी एक पोलीस खात्यामध्ये हवालदार असलेले दा दास संत कवी दासगणू पण संतांची कृपा झाली गजानन महाराजांची साईबाबांची आणि संत कवी दासगणू झाले आणि शेकडो संतांची चरित्र त्यांनी आपल्या प्रासादिक वाणीनं चरित्रबद्ध केले आहेत त्यानंतर आमच्या मराठवाड्यामध्ये एळमघाटचे एक जोशी येळमकर जोशी यांनी मराठवाड्यातील संतांची ज्ञानगंगा मराठवाड्यामध्ये गावोगाव हिंडून त्यांनी संतांची माहिती जमा केली आणि ग्रंथ ग्रंथबद्ध केला आणि तो म्हणजे मराठवाड्यातील संतांची ज्ञानगंगा या मराठवाड्यातील संतांच्या कारण ते आमच्या शिष्य परंपरेतले होते शिष्य परंपरेतल्या असल्यामुळं त्यांनी विप्रहरणातल्या अनेक महापुरुषांची चरित्र त्यांच्या या मराठवाड्यातील संतांची ज्ञानगंगा या चरित्रामध्ये त्यांनी ग्रंथित केलेली आहेत म्हणजे अगदी आधीकडच्या काळामध्ये बोलायचं तर हरिभक्त परायण थावरे जे संत दुंडा महाराज दिगरूरकर यांचे आणि सिद्ध असत लेखक होते ज्याप्रमाणे सच्दानंद बाबा आजही लेखक झाला ज्ञानेश्वरांनी सांगितलेली प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी सच्दानंद बाबाने लिहिली आणि त्या ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अजेकडच्या काळामध्ये झुंडा महाराजांचा जन्म झाला आणि झुंडा महाराजांच्या मुखातून जी काही ज्ञानेश्वरी बाहेर पडली ती शब्द शब्द याच सच्दानंद बाबाचे वंशज असलेले दाका थावरे यांनी ते काम फार मोठ्या प्रमाणात केलं हे दाका थावरे एवढ्या मोठ्या अधिकाराचे होते की त्यांनी सुद्धा सुमारे शंभर आणि संतांची चरित्र लिहिले आहेत पुणे येथील संतकृपा मासिकाच्या माध्यमातून आणि त्यांच्या ग्रंथसंपदेच्या माध्यमातून दाका थावरे यांनी लिहिल्या शेकडो संतांच्या चरित्राचं प्रकाशन झालेलं आहे हे सगळं सांगण्याचं एकमेव कारण म्हणजे संतांचं चरित्र हे प्रत्यक्ष अगदी जवळून आपल्याला मार्गदर्शक असतं ते अत्यंत अत्यंत महत्वाचं असतं खऱ्या अर्थाने परमार्थ कसा करावा याचं प्रत्यक्ष मार्गदर्शन म्हणजे संत चरित्र असतं संपूर्ण आपल्याला जेव्हा आपण संत तुकावीप्रांचं चरित्र अभ्यास करणार आहोत तेव्हा संत तुकावीप्रांचं चरित्र सुद्धा असंच एक आपल्याला आव्हान आहे सगळ्यांची भूक भागवण्याची क्षमता संत दुखाविप्राणच्या कार्यामध्ये आणि संत दुखाविप्राणच्या चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे संत दुखाविप्राणच्या चरित्रामध्ये त्यांच्या संपूर्ण वाङ्मयामध्ये आपल्याला संत दुखाविप्राणी मी पूर्वजन्मीचा तुकाराम वाणी आहे असा स्पष्ट उल्लेख आपल्याला बघायला मिळतो पण संत साहित्याचे जे अभ्यासक आहेत यापैकी बहुतांशी लोकांनी शासकीय माध्यमातून संत तुकारीपुरांचं जे चरित्र प्रकाशित झाले त्यांनी मराठी शब्दकोशा किंवा त्या काळामध्ये प्रसिद्ध होणारे अनेक प्रकारच्या अभ्यासकांनी संत तुकारीपुर महाराज हे तुकारामांचे अवतार आहेत हे मान्य केलं आहे परंतु काही लोकांचा लोकांना तेवढंच अमान्य ते नाही याचं कारण असं झालं की याच काळावधीमध्ये संत तुकाविप्राने तीन घराण्यामध्ये अवतार घेतलेला आहे एक विपट घराण्यामध्ये ज्यांना आम्ही तुकाविप्र म्हणतो ते तुकाविप्र महाराज वास्कर महाराजांच्या घराण्यामध्ये सुद्धा तुकाविप्राने संत तुकारामाने अवतार घेतल्याचं वास्कर घराण्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं आणि चिदंबर दीक्षित यांच्या घराण्यामध्ये सुद्धा संत तुकारामाने अवतार घेतल्याचं आम्हाला ऐकायला मिळतं एकाच वेळेला तीन घराण्यामध्ये तुकाराम महाराज अवतार कसे घेऊ शकतात अशा प्रकारची शंका मनामध्ये येऊ शकते पण त्याचं उत्तर असं आहे की हे जे तुकारविप्र महाराज किंवा तुकाराम महाराज जे आहेत हे संत मंडळी आहेत ना हे भगवंताच्याच सचेतन मूर्ती आहेत भगवंताच्या सचेतन मूर्ती आहेत आपण गुरुचरित्र जर वाचलं तर गुरुचरित्राच्या दिवाळी दिवशी नरसिंह सरस्वती सात भक्तांच्याकडे सात एकाच रूपामध्ये एकाच वेळेला गेल्याचं आपल्याला ऐकायला मिळत तुकारामांचं चरित्र जर आपण ऐकलं तर आपल्याला असं मिळायला आणि करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये अशा प्रकारची आज्ञा तुकारामांना केली आहे मग जर नामदेव महाराज स्वतः तुकारामाच्या स्वप्नामध्ये येऊ शकतात आणि कवित्व करण्याची पांडुरंगावर येऊन आज्ञा करतात मग नामदेव मुक्त झाले नाहीत का नामदेव मुक्त झाले आहेत मग याचा अर्थ काय आहे तर भगवंताचे जे सहा गुण आहेत यश श्री, अवदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर अपा सग यश स्त्री अवदार्य ज्ञान वैराग्य कहते भगवंता जो साहु ऐश्वर्य वेगड़ा है सहावा ऐश्वर्य हेच है कि मी मे इच्छेनुसार कि रूप कि अवतार एक लहान होटा हो ज्याचा भाव अल्रमाण मी अशा प्रकार से अवतार घतो भगवंत एखाद श्रेष्ठ आत्मा जीवत्मा प्रकृति करतो और अशा का अंगीकार करते अवतार एक गोष्टी मधे आश्चर्य वाटने सारख कहीं कारण तुका पर महाराज कहीं अपना अभंगत कहीं तरीपणा पाजे तुकार हो तो अन्ना पैकी नहीं एक गोष्ट सत्वा गोष अभी है सगड़ महत्वा गोष अंत तुकाविप्र महाराज संत तुकाभिप्र महाराज हे तुकारामाचे अवतार आहेत म्हणून मोठे आहेत असं करन समजायचं कारण नाही कारण संत तुकाभिप्रांत जे श्रावण वद्य अष्टमी म्हणजे ज्ञानदेवाप्रमाणे श्री कृष्णाच्याच जन्माच्या तिथेला त्याच वेळेला जर तीन संत जन्माला आल्याचे भगवंत स्वतः दस्त्र श्रावण वद्य अष्टमी रात्री बारा संत ज्ञानेश्वर श्रावणवधी अष्टमी रात्री बारा आणि संत सुकाभिप्र श्रावणवधी अष्टमी रात्री बारा असं एकाच जन्ममुहूर्तावर जन्मलेले अवतार पांडुरंग म्हणता येईल असे हे तीन महात्मे आहेत आज साहित्याच्या अंगाने जर विचार करायला गेलं तर सगळ्यात मोठी साहित्य संपदा संत तुकाभिप्र महाराजांची उपलब्ध आहे संत तुकाभिप्र महाराजांचे वीस अभंग माझ्याकडे उपलब्ध आहेत एवडे अभंग को सतान से उपलब्ध नाहीत. ज्ञानी लोक ज्ञा लोक ज्ञा जी भूक ती भूक मिटवने सत तुकापरान तत्वमसी या ग्रंथा मध्य है तत्वमसी हा ग्रंथ जर सतुकापुर का ज्ञा लोक अभ्यास ला ज्ञा भूक शमलाशिवा संत तुकाभिप्र महाराज एक महान योगी होते त्यांची समाधी अत्यंत कीर्तन करून आपल्या कीर्तनामध्ये आणि आपला देहामध्ये योगाग्निदी करून आपल्या देहाची चिमुडभर राख करणारे एकमेव संत तुकाभिप्र महाराज आहेत आणि योगी लोकांना तुकाभिप्राणच्या या योग सामर्थ्याचं एक फार मोठं आव्हान आहे तुकाभिप्राणच्या अभंगामध्ये काही मुद्रांचे आणि अभंग आहेत काही मुद्रा त्यांनी अभंगाच्या माध्यमातून सांगितल्या आहेत मोठ मोठ्या योगी लोकांना मी या मुद्रांच्या जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणाले ते या मुद्रा अत्यंत उच्च पातळीवरच्या आहेत केवढा मोठा घास आमचा नाही ज्यांना असं वाटतं की आपला योगाचा फार मोठा अभ्यास आहे त्यांनी या तुकाविप्रांच्या मुद्रांचे जे अभंग आहेत ते प्रॅक्टिकलच्या आम्हाला अंगाने आम्हाला करून दाखवावेत शब्दाच्या अंगाने अर्थ मी सुद्धा सांगितलेला आहे शब्दाच्या अंगानी अर्थ मी सांगू शकतो पण प्रॅक्टिकलच्या अंगाने मी ते करू शकत नाहीत म्हणून योगांचा अभ्यास करणाऱ्यासाठी सुद्धा तुकाविप्रांचं चरित्र एक दादन आहे असं मी अधिकारवाणीनं नक्की म्हणू शकतो ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांचा ज्ञानेश्वर सारखा ग्रंथ आहे तुकोबराची अभंग गाथा आहे तसे संत तुकाविप्रांचे फुट अभंग साढ़े चार हजार पेक्षा जास्त है सत चुका विप्र एकमेवे सत श्रीमदभागवता स्कंदा अभंगानुवाद कर एकमेव सतम भागवता बारा ही, भागवता बारा ही भागवता स्कंदा सत एकनाथ केवल श्रीमदभागवता अकरावा स्क टीके घाही स्कूल हाथ घे अडीचशे वर्षापूर्वी आज काय आज, आज इतका साध्या साहित्य सामग्री एवढी उपलब्ध आहे एवढी साधनं उपलब्ध आहेत की आज काशीचीच कमतरता नाही पण सुमारे अडीचशे वर्षापूर्वी ज्यावेळेस काशीची उपलब्ध नव्हती तेव्हा संस्कृत ग्रंथाचा अभंगातून अभंगाच्या माध्यमातून अनुवाद करणारे एकमेव संत कवी म्हणजे संत तुकाभिपुरा महाराज आहेत ज्याप्रमाणे सगळ्या संतांचे हरिपाठ उपलब्ध आहेत त्याप्रमाणे संत तुकाभिपुराचा हरिपाठ सुद्धा उपलब्ध आहे तुकाविप्राणच्या अगदी आत्मसुद्धीचा दोष पत्करून संत तुकाविप्रांच्या हरिपाठावरती नामगाठी तया या नावाचा ग्रंथ मी तुकाविषयी अभंगाच्या वरती निरूपण करणारा मी लिहिलेला आहे संत तुकाविप्रांचे निवडक अभंग अभंग घेऊन त्याचं निरूपण मी संत तुकाविप्राणचा आनंदयोग या ग्रंथाच्या माध्यमातून करून छोटी छोटी प्रवचनं तुकाविची एकशे एकवीस लिहिली आहेत ज्या ग्रंथाला ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत नलगे यांचा पुरस्कार मिळाला आहे एवढी मोठी संत तुकायपुरांच्या आणि ग्रंथांची उपलब्धी असताना संत तुकायपुरांना असं म्हणायची आवश्यकता नाही संत तुकायपुरा केवळ तुकारामाचे अवतार आहेत म्हणून ते मोठे आहेत असं समजायचे कारण नाही त्यांनी स्वतःच कर्तव अवतार परंपरेला शोभणार आहे संत परंपरेला शोभणार आहे साक्षात कृष्णाष्टमी जन्मलेला हा महात्मा अवतार पांडुरुंग आहे असं म्हटलं तरी सुद्धा आणि अतिशय होणार नाही अशा प्रकारच्या या संतांच जे महात आहे महानता आहे ती आपण संत तुकाविपुरांच्या चरित्राच्या माध्यमातून आपण आणि बघणार आहोत अत्यंत दिव्य अत्यंत भव्य आणि मुमोक्षूंना मोक्ष मोक्षाची इच्छा असणाऱ्या जिज्ञासूंना संत तुका हे चरित्र निशय मार्गदर्शक ठरणार आहे अशी मला खात्री आहे माझ्या आजोबा वैकुंठवासी केशोबा महाराज विप्र हे फार मोठे योगी होते या चरित्राच्या निमित्ताने मी ते मोठे योगी होते सांगे। ते सांगेन त्यानंतर त्यांचे सुपुत्र म्हणजे माझे पिताश्री आणि माझे सद्गुरू यांनी ज्यांचा मी अनुग्रह आध्यात्मिक अनुग्रह घेतला आहे संत योगीराज महाराज यांनी आपलं संपूर्ण आयुष्य तुकावीपरांचं चरित्र अभंग शोधण्यामध्ये चरित्र लिहिण्यामध्ये ते प्रकाशित करू शकले नाही पण त्यांच्या लिखाणाचा आधार घेऊन मी पहिल्यांदा गद्यामध्ये तुकावीपरांचं चरित्र लिहिलं माझ्याकडे कवित्व नव्हतं हे चरित्र ओविबद्ध करावं अशा प्रकारची इच्छा मला झाली अनेक संत कवींना मी तशी विनंती केली मी ज्यांचा उल्लेख केला दाका थावरे त्यांनी मला शब्द दिला होता मी करून देतो म्हणून त्यांच्याकडे मी ते गद्य ठेवलं पण त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांना जमलं नाही अनेक ना संतांच्याकडे ज्यांच्याकडे कवी प्रतिभा आहे कव्या प्रतिभाय ओबद्ध करण्याची त्यांना मी विनंती केली परंतु मला त्याच्यामध्ये यश आलं नाही कोल्हापूरमध्ये नामाधारक असलेले आणि गोविंदरावजी आणि रानडे काका म्हणतात त्यांना त्यांच्याकडे मी गेलो ते फार मोठे कवी आहेत ते म्हणाले दुसऱ्याच्या बॅटरीला लावून काही उपयोग नाही तुमची बॅटरी चार्ज करा आणि हे सांगितल्यानंतर मला थोडस ते आणि योग्य वाटलं मी प्रार्थना केली सद्गुरूंची भगवंत दत्तात्रयाची आणि त्यांच्या कृपेनं सद्गुरूंच्या कृपेनं डोळ्यात पाणी आणून प्रार्थना केली आणि मला मी संत तुकाविप्रांचं अठरा अध्यायातलं अध्यायाच तुकाविप्र विजय हा ओविबद्ध ग्रंथ प्रकाशित करू शकलो आणि लिहून प्रकाशित करू शकलो हे मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे अत्यंत सुंदर अत्यंत प्रासादिक प्रकार अशा प्रकारचा हा ग्रंथ झालेला आहे अनेकांनी या ग्रंथाचा या ग्रंथाच्या प्रासादिकतेचा अनुभव घेतलेला आहे अशा प्रकारच्या या यानंतर माझ्या जे काका वैकुंठवासी वी के विप्र विनायक अशी तथा वाणदास भाणुदासवा हे संस्कृतचे एम गोल्ड मेडलिस्ट शिक्षणाधिकारी म्हणून सेवानिवित झाले ही संत तुकाविप्रांच्या चरित्राचा अत्यंत सखोल अभ्यास केला आणि संत तुकावी पर समग्र अशा प्रकारचा ग्रंथ लिहून त्यांनी सुद्धा प्रकाशित केला तुकाविप्रांचं वाङ्मय आता विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध आहे पण जसं संत ज्ञानेश्वरांना सुद्धा प्रकाशामध्ये यायला साडेतीनशे वर्षे लागली नाथांनी पहिल्यांदा ज्ञानेश्वरांना प्रकाशात आणलं साडेतीनशे वर्ष ज्ञानेश्वर महाराज अंधारामध्ये होते संत तुकावेप्रांना अजून साडेतीनशे वर्ष झाले अडीचशे वर्ष झाले आहेत आणि मी हे साडेतीनशे मी मी या आशेवरती आहे की जर ज्ञानेश्वरांना प्रकाशात याला जर एवढा वेळ लागला तर संत तुकावेप्रांना जास्त प्रकाशामध्ये यायला वेळ लागला तर आपण त्याची खंत वाटून घेण्याचं काही कारण नाही पण ही खंत मनामध्ये ठेवून सुद्धा या महान संतांचं चरित्र जे अद्भुत चरित्र आहे अत्यंत भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं चरित्र आहे आता अनायासे आता अनायासे आणि श्रोत्यांच्याकडून देवी भागवताच्या निमित्ताने काही थोडस स्पर्श त्यांच्या चरित्रात झाला त्या आधारे श्रोत्यांच्याकडून विनंती आली की आम्हाला संत तुकाविप्राचं चरित्र ऐकण्याची इच्छा आहे त्यांच्या एकूण अभंग साहित्याचा आणि जो स्पर्श आहे तोही आम्हाला ऐकायला आवडेल अशा प्रकारची विनंती श्रोत्यांकडून आल्यामुळं मी हा घास घेण्याचा प्रयत्न करणार आहे नेहमीप्रमाणे श्रोते आपल्या कृपेचा वर्षावर या बालकावरती करतील आणि माझ्याकडून ही अत्यंत अवघड असली कारण काय अवघड आहे तर संत सांगणं खरोखर आवड आहे गोंधळकर महाराज म्हणतात की संतांचं चरित्र लिहिणारा आणि संतांचं चरित्र सांगणारा हा जन्माला यावं लागतो येरा गवळ्याचं कारण आहे पण मी हे माऊलींचे कोवे आहे राजहंसाचे चारण भूतळी आलिया झाले शहाणे एर ए राणी काय चालवचे नाही अहो गरुडानं ना, गरुडाच्या पद्धतीनं ओढावं म्हणून चिमणीनं काय ओढायचंच नाही का मोराने मोराच्या पद्धतीनं नाचाव, म्हणून बाकीच्या पक्षांनी नाचण्याचा प्रयत्नच करायचा नाही का तसं अत्यंत विद्वान अधिकार संपन्न असे महात्मे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहेत यात कुठेही संशय नाही माझा हा घास नाही हे मला पूर्ण मान्य आहे मी अज्ञानी आहे हे मला पूर्ण मान्य आहे पण तरीही श्रोत्यांच्या विनंतीवरून मी हा घास घेण्याचा प्रयत्न करणार आहे माझे माझे बा बोल आणि या संतांचं सा चरित्र सांगण्याचा माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडेल किंवा जर तुम्ही माझ्यावरती कृपेचा वर्षाव केला तर कृपेचा वर्षाव करण्यासाठी तुम्ही काटकसर मुळीच करू नका मला आशीर्वाद देऊन कृपांकित करा अशा विनंतीसह हे पहिलं प्रवचन मी या ठिकाणी थांबवतो दुसऱ्या प्रवचनामध्ये उद्या प्रवेश करूया इश